योहन अध्याय 21 नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला तो तिबिर या सरोवराजवळ जे गालिलात होते त्या ठिकाणी दिसला हे अशा प्रकारे घडले काही शिष्य एकत्र होते ते म्हणजे शिमोन पेत्र थोमा दिदुम मनत्तो गालिलातील काना येथील नथनियल जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे होते शिमोन पेत्राने त्यांना म्हटले मी मासे धरायला जातो ते त्याला म्हणाले आम्हीही तुझ्या बरोबर येतो नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे तो त्यांना म्हणाला मित्रांनो तुम्ही काही मासे पकडले का त्यांनी उत्तर दिले नाही तो मनाला, तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हाला काही मासे मिळतील जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीती होती तो पेत्राला म्हणाला तो प्रभू आहे असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले कारण त्याने कपडे काढले होते व पाण्यात उडी मारली दुसरी शिष्ये माशांचे जाळे होडीतून आले कारण ते काटापासून दूर नव्हते फक्त शंभर यार्ड होते जेव्हा ते किनाऱ्याला आले त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तो पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली येशूने त्यांना म्हटले तुम्ही आता धरलेल्या माशातून काही मासे आणा शिमोन पेत्राने नावे जाऊन एकशे मोठ्या माशांनी भरलेली जाळे काटात आणले इतके मासे नाही जाळे फाटली नाही येशू त्यांना म्हणाला या जेवा। तेव्हा तो प्रभु आहे असे त्यांना समजले म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला तू कोण आहेस हे विचारायला धजला नाही मग येशुने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली तसेच मासळी ही येशू मेलण्यातून उठल्यावर तो आपल्या शिष्यास प्रगट होण्याची ही तिसरी वेळ मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले येशू पेत्राला म्हणाला यहोनाच्या मुला शिमोना तू माझ्यावर या सर्वांपेक्षा अधिक प्रीती करतोस काय तो म्हणाला होय प्रभु, तुम्हाला माहित आहे की मी तुमच्यावर प्रीती करतो येशू म्हणाला माझा कोकरांना चार पुन्हा येशू म्हणाला शिमोना योहोनाच्या मुला तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस का पेत्राने उत्तर दिले होय प्रभु, तुम्हाला माहित आहे की मी तुमच्यावर प्रीती करतो येशू म्हणाला माझ्या मेंढ्रांची काळजी घे तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला शिमोना योहनाच्या मुला तू माझ्यावर प्रीती करतोस का पेत्र दुःखी झाला कारण येशुने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते तू माझ्यावर प्रीती करतोस का तो म्हणाला प्रभू तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत तुम्हाला माहित आहे की मी तुमच्यावर प्रीती करतो येशू म्हणाला माझ्या मेंढ्रांना चार मी खरे सांगतो तू तरुण होतास तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेते पाहिजे तेते जात होतास पण जेव्हा तू म्हाता होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला हे बोलल्यानंतर तो म्हणाला माझ्या मागे ये मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीती करीत असे तो त्यांच्या मागे येत होता हा तोच होता जो भोजनाच्या वेळी येशू जवळ बिलगून बसला होता आणि म्हणाला होता प्रभु तुझा विश्वासघात कोण करणार आहे त्याला पाहिले जेव्हा पेत्राने त्याला पाहिले तेव्हा त्याने विचारले प्रभू याचे काय येशुने उत्तर दिले मी परत येईपर्यंत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल तर तुला त्याचे काय तू मला अनुसर या कारणामुळे अशी अफवा वर्गात पसरली की हा शिष्य मरणार नाही पण येशू असे म्हणाला नव्हता की तो मरणार नाही तो फक्त म्हणाला मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे अशी माझी इच्छा असेल तर तुला त्याचे काय जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व या गोष्टी लिहिल्या तो था शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहित आहे आणि येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कामे आहेत ती एक एक लिहली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही असे मला वाटते